वाल्मिकी रामायण उत्तरकांड स्वर्गवा मग रामाने मुनीना विजाले, त्या महाबलवान भ्रात्यांनी वनात कसे कशाने कशा प्रकारचे तोप केले बरे अगच्छ्याने अत्यंत प्रसन्न चित्र असलेल्या आरामाला त्या भ्रात्याने जे जे धर्मविधी आचरले ते, -ते सांगितले कुंभकर्णाने इंद्रिय संयम केला आणि तो नित्य धर्म मार्गावर राहिला ग्रीष्म काळात तो पंचाग्निभोती पसरून त्यात तापत राहिला वर्षकाळात मेघांच्या पाण्याने भिजत विरासन घालून बसला आणि शिशिर काळात पाण्यात जाऊन राहिला अशा रीतीने दहा सहस्त्र वर्ष त्याने धर्माचरणाच्या बाबतीत प्रयत्नशील राहत आणि सतपथावर निष्ठेने राहत घालवली धर्मात्मा विभीषण हा नित्य धर्मपरायण आणि शुद्ध वर्तनी होता तो पाच सहस्त्र वर्ष एका पायावर उभा राहिला त्याचा नियम समाप्त झाला तेव्हा अप्सरांनी नृत्य केले त्याच्यावर पुष्पवर्षाव केला आणि देवता त्याच्यावर संतुष्ट झाले आणखी पाच सहस्त्र वर्षे त्याने सूर्याची उपासना केली स्वाध्यायामध्ये मन स्थिर करून तो डोके आणि हात वर करून उभा राहिला अशी बिभीषणाची दहा सहस्त्र वर्षे संयमित अवस्थेत राहून देखील स्वर्गाच्या नंदनवनात असल्याप्रमाणे गेली दशनानं दहा सहस्त्र वर्षे निराहार करून राहिला आणि एक सहस्त्र वर्षे पूर्ण झाले तेव्हा त्याने आपल्या एका मस्तकाची अग्नीत आहुती दिली अशी नऊ सहस्त्र वर्षे त्याची निघून गेली आणि त्याची नऊ मस्तके अग्नीत जाऊन पडली पुढे दहा हजाराव्या वर्षी तो जेव्हा तो आपले दहावे मस्तक तोडू लागला तेव्हा तेथे पितामह ब्रह्मदेव प्राप्त झाले पितामह त्याच्यावर तुष्ट होऊन देवांसह तेथे आले आणि म्हणाले दशग्रीवा तुझ्यावर मी संतुष्ट झालोय तुला कोणता वर हवाय तो लवकर म्हणून तुझे कोणती इच्छा मी पुरी करू तुझे परिश्रम व्यर्थ न जाऊ तेव्हा दशग्रीव अंतकरणात आनंदीत होऊन देवाला मस्तक खाली वाकून नमस्कार करून हर्षाने सद्गतीत होऊन म्हणाला भगवान प्राण्यांना सदा मरणा दुसरे भय नसते मृत्यूसारखा दुसरा शत्रू नसतो म्हणून मी अमरत्वाचा वर मागतो असे तो म्हणाला तेव्हा ब्रह्मदेव दशग्रीवाला म्हणाले सर्वथा अमरत्व तुला मिळणार नाही माझ्याकडून दुसरा वर माग लोक निर्माता ब्रह्मदेव असे म्हणाले तेव्हा त्यांच्याकुढे हात धरून दशग्रीव म्हणाला प्रजाध्यक्षा मला गरुड नाग यक्ष दैत्य दानव राक्षस आणि देव यांच्याकडून शाश्वत अवैधता मिळावी देवपूज्य पितामोह मला इतर प्राण्यांचे भय नाही मनुष्यादी प्राणी मी तृणासमान म्हणतो दशग्रीव राक्षस असे म्हणाले तेव्हा देवांसह आलेले पितामोह देव त्याला म्हणाले राक्षस्रेष्ठा तुला हवी तसेच होईल दशग्रीवाला असे म्हणून रामा पितामोह म्हणाले तुझ्यावर मी संतुष्ट झालोय म्हणून मी आणखी एक शुभ वत देतो तो ऐक हे निष्पा जी डोकी पूर्वी तू अग्रीमध्ये हवन केली दशीच्या तशी पुन्हा होती सौम्या दुसरा एक अलभ्य वर मी तुला देतो कि तुझ्या मनाली ये तेव्हा तसे रूप तू घेऊ शकशील पितामह असे म्हणतात दशग्रीव राक्षसाची अग्नी थावन केलेली डोकी पुन्हा त्याच्यावर उत्पन्न झाली रामा दशग्रीवाला असे सांगितल्यावर पितामह बिभीषणाला म्हणाले बिभीषणा बाळा तुझ्या धर्मनिष्ठ वृत्तीने मी संतुष्ट झाले धर्मात म्हणून सुव्रता वर धर्मात्मा बिभीषण हात जोडून म्हणाला चंद्र जसा नित्य सर्व किरणाने युक्त राहतो तसा सर्व गुणांनी युक्त असलेला लोकगुरु स्वतः आला यानेच मी कृतकृत्य झालो पण जर आनंदाने मला आपण वर देत असा तर सूरता ऐक मी पराकष्ठेच्या आपत्तीत जरी असलो तरी माझी मती धर्मामध्ये राहू भगवान मी ब्रम्मास्त्र शिक्षण घेतले नाही ते मला अवगत हो ज्या ज्या आश्रमाच्या बंधनात ज्या जा, जा आश्रमांच्या संबंधात जी जी बुद्धी माझ्यात उत्पन्न होईल ती ती धर्म पात्र हो आणि तो तो धर्म मी पालन करावा परम उदार देवा हाच सर्वोत्कृष्ट वर असा वर मी मागतो धर्माच्या ठिकाणी जे रत राहतात त्यांना या लोकी काहीही दुर्लभ नसते तेव्हा प्रजापती त्याच्यावर अधिकच प्रसन्न हुन होऊन म्हणाले वत्सा तू धर्मनिष्ठायस म्हणून तू जसे इच्छित होस होईल ज्या अर्थी राक्षस योनीत जन्मला शत्रु नाशना तुझी बुद्धी अधर्माकडे प्रवृत्त होत नाही त्या अर्थी मी तुला अमरत्व देतो असे म्हणून ते कुंभकर्णाला वर देण्याकरता गेले त्यावेळी सगळे देव हात प्रजापतीला म्हणाले तुम्ही कुंभकर्णाला वर देणे योग्य नाही हा दुर्मती लोकांना कसा पिडतो ते तुम्हाला ठाऊकच आहे नंदनवनातील सात अप्सरा आणि महेंद्राचे दहा सेवक ब्रम्हन खाऊन टाकले तसेच मानवी रुशी ही वर चेया हे इतकी है। वर हे तर तो भले हो हुई मान देव अः पद्म ब्रह्मा चिंतन करू लगे चिंतन करताच त्यांच्यापाशी देवी सरस्वती येऊन उभी राहिली जवळ उभ्या राहिलेल्या सरस्वतीने हात जोडून म्हटले देवा ही मी आले आहे कोणती कामे करू त्या आलेल्या सरस्वतीला प्रजापती म्हणाले हे वाणी देवानं इच्छित असलेली वाचा तू या राक्षश्रेष्ठाच्या तोंडात हो बरे असे म्हणून ती त्याच्या तोंडात शिरली मग प्रजापती म्हणाले महाबहो कुंभकर्णा तुला हवा वर मान ते वाक्य ऐकून कुंभकर्ण म्हणाला देव देवा अनेक वर्षे झोपावे अशी मला इच्छा आहे तसेच होऊ असे म्हणून सुरांच्या बरोबर ब्रह्मदेव निघून गेले मग देवी सरस्वतीने ब्रम्हदेवांसह सर देव स्वर्गात जाताच राक्षसाला सोडले सरस्वतीने सोडताच तर स्वतःच्या जाणीवित आणि तो दुष्टात्मा कुंभकरणं दुःखी होऊन विचार करू लागला की अशा प्रकारचे वाक्य माझ्या मुखातून कसे बरे बाहेर पडले त्या आलेल्या देवांकडूनच मला भुरळ घातली गेली असली पाहिजे अशा प्रकारे त्या सर्व तेजस्वी भ्रात्यांना वर प्राप्त झाले आणि श्लेष्मात्मक वनाकडे जाऊन ते आनंदात राहिले उत्तरकांडाचा दहावा सर्ग समाप्त